नऊ कि दहा एकदा एक व्यापारी आपले दहा उंट घेऊन वायवंटातून प्रवास करत होता तो एका उंटावर बसून पुढे जात होता आणि बाकीचे नऊ उंट त्याच्या मागे मागे येत होते जाता जाता व्यापाऱ्याच्या मनात शंका आली की बाकीचे सगळे उंट मागे येत ना त्यानं मागे वळून पाहिलं आणि मोजायला सुरुवात केली एक दोन तीन चार नऊ अरे एक उमट कमी आहे व्यापारी लगेच खाली उतरला आणि आपल्या हरवलेल्या उंटाला सगळीकडे शोधू लागला खूप शोधूनही उंट काही सापडे ना त्याला वाटलं की आपली मोजताना काहीतरी चूक झाली असेल परत एकदा मोजून पाहूया एक दोन असं कसं झालं हे काय सगळे उंट तर इथेच आहेत आनंदानं व्यापारी परत उंटावर बसला आणि पुढे निघाला थोड्या वेळानं त्याला परत एकदा शंका आली मागे वळून उंट मोजले तर ते नऊच होते व्यापारी गडबडीनं खाली उतरला आणि हरवलेला उंट परत शोधू लागला पण उंट कुठेच दिसेना दमून भागून अखेर तो बाकीचे उंट उभे होते तिथे परत आला परत एकदा उंट मोजले काय चमत्कार दहाच्या दहा उंट इथेच उभे आहेत की उन्हामुळे माझा डोक्यात काहीतरी गोंधळ झालेला दिसतो असं स्वतशीच पुटपुटत तो परत उंटावर बसला चौथ्यांदा मागे वळून त्यानं परत एकदा उंट मोजले हे काय परत नऊ उंट दरवेळी एक उंट का कमी पडतोय व्यापाऱ्याला काहीच समजेना खूप विचार करून त्यानं ठरवलं जेव्हा जेव्हा मी उंटावर बसतो तेव्हा तेव्हा एक उंट हरवतो आता मी त्यांच्याबरोबर चालतच जातो कसा असा विचार करून व्यापारी कडक उन्हात उंटांना घेऊन चालतच निघाला